पुस्तक हसत जगाव, लेखक तदाराम साळुंखे वाचक विद्यापाटील प्रकरण तिसावे ग्रंथ म्हणजे जीवन आंध्र प्रदेशामध्ये घडलेली घटना दोघे नवराबाईको वीट भट्टीवर काम करीत होते दिवसभराच्या कष्टाने दोघेही थकून जात होते संध्याकाळ होताच घरातल्या पाखरांच्या ओढींनी ते घराकडे निघत असत ती बिचारी घराची वाट चालत त्याचवेळी तिचा नवरा दारोजा अड्ड्याची वाट धरत असे ती घराकडे येताना दिसताच तिची मुले दहावत थी तिच्याकडे येत तिच्या खुशीत शिरत त्यांच्या स्पर्शाने दिवसभराचे तिचे श्रम कुठल्या कुठे पळून जात होते ती स्वयंपाक करून मुलांना खाऊ घालून झोपत होती थी। एवढ्या तिचा नवरा सगळ्या रस्त्याने लेझिम खेळतच घरात आला घरात येत कोपऱ्यातील काठी घेऊन काहीही कारण नसताना तिला मारायला सुरुवात केली बिचारी बिवळत धडपडत त्याही अवस्थेत त्याला जेवण घालण्याचा प्रयत्न करत होती त्याने ताट फेकून दिले सर्वत्र घाण करून टाकली आणि बसल्या जागी झोपी गेला तिला मात्र झोप लागली नाही पाठीवर बसलेल्या महाराणी तिला नीट झोपता येत नव्हते तिने मुलांच्या अंगावर पांघरुंग घातले आणि गुडक्यात मुंडके घालून रडू लागली, तेवढ्याच तिचे लक्ष मेणबत्तीच्या उजड्यात पडलेल्या फाटक्या पुस्तकाकडे गेले थोडेफार वाचता येत असल्याने तिने ते पुस्तक हातात घेतले पहाटे चार वाजता तिचा बसल्या जागी डोळा लागला सकाळी सहा वाजता उठून तिने स्वयंपाक केला सर्व मुलांना खाऊ देऊन तिने शाळेत पाठविले रात्री दारू पिऊन बेफाम झालेल्या नवऱ्याची अजून उतरली नव्हती तो तिच्याजवळ आला त्याने तिच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले तिने नकार देताच त्याने हात उगारला तिने त्याचा हात वरच्यावर पकडला थोडी पाठी मागे सरली आणि जोरदार प्रहार तिने त्याच्या कानामागे काढला एका रात्रीत तिच्यामध्ये एवढे परिवर्तन कशाने झाले होते ते झाले होते एका पुस्तकाने तिने वाचलेले पुस्तक अन्याविरुद्ध लढणाऱ्या स्त्रीचे होते ती तेवढ्यावर थांबली नाही तिने आपल्या नवऱ्याची गावाची तालुक्याची दारूबंदी करत आणली राष्ट्रपतींच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला आणि दारुबंदी कायदा झाला एका पुस्तकाने केवढी मोठी क्रांती घडविली माणसाला भविष्यकाळ रंगवायला आणि निर्माण करायला ग्रंथ शिकवतात लोकमानी टिळक म्हणतात नरकात जरी मला पुस्तके मिळाली तरी तिथ मी पुस्तकांच्या सहाय्यान स्वर्ग निर्माण करीन असा स्वर्ग पृथ्वीवर निर्माण करण्याच सामर्थ्य पुस्तकांच्या मध्य आह त्याच वाचन मनाला आणि जीवनाला गारवा देणारी असत पुस्तके माणसाची जगण्याची ताकद वाढवितात आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करतात बर्नाड शॉ म्हणतात विचारांच्या युद्धात पुस्तक हेच एकमेव शस्त्र आहे असे शस्त्र ज्याच्या हाती असते तो प्रामाणिक निर्मळपणे जीवन जगतो त्याची जीवन समजून घेण्याची ताकद वाढते कोणत्या स्थितीत काम करावे याचे भान त्याला राहते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यात पुस्तकांना खूप महत्व दिले होते तरुण असताना ते चोवीस तासांपैकी 21 तास ग्रंथांच्या सहवासात असत आणि वयाच्या चाळीशीनंतर अठरा अठरा तास ते अभ्यास करत ते म्हणतात ग्रंथालय म्हणजे माझा प्राण पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही पुस्तके मला नवी वाट दाखवतात ती मला खूप आनंद देतात सूर्यच्या तेजाप्रमाणे तळपणारी चंद्राच्या प्रकाशासारखी शीतल शांत प्रकाश देणारी विद्वत्तेनी भरलेली माणसं निर्माण करण्याचे काम पुस्तके करतात भूतकाळातील महान पुरुषांची चरित्रे आत्मचरित्रे वर्तमान काळात वाचून आपण आपले भविष्य योग्य मार्गाने घडवू शकतो प्रक्रिया म्हणतात श्रद्धेची आणि सद्गुणांची जोपासना करायला पुस्तके शिकवितात आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासह आपले चरित्र व शील उत्तम कसे राखावे याचे ज्ञान पुस्तक देतात एक वेळ माणसाच्या घरातील चीजवस्तू चोर चोरून येतील परंतु त्यांनी पुस्तकातून घेतलेले ज्ञान त्याला आयुष्यभर साथ देत राहते म्हणून महात्मा गांधी म्हणतात पुस्तकांची किंमत रत्नांपेक्षाही अधिक आहे कारण रत्ने बाहेरून जमकत असतात आणि पुस्तके अंतकरणात एक प्रकारची जादू निर्माण करतात महात्मा गांधी यांनी सांगितलेली जादू अनेक पुस्तकांच्या जा माध्यमातून आपल्या हृदयात निर्माण होते अनेक वर्ष त्याचा सुगंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दरवळत आहे असे वी स खांडेकरांचे आणि कर्णाच्या दातृत्वाचा कर्तृत्वाचा शोध घेणारे मृत्यूजय माणसाला जीवन जगण्यास दान करण्यास प्रवृत्त करते जगात वागावे कसे माणसे जोडावी कशी मुलांचे पालन करावे कसे इथपासून ते विविध प्रकारचे पदार्थ करावे कसे कसपर्यंत अनेक प्रकारची माहिती पुस्तकांच्या सहाय्याने आपल्याला मिळत असत प्रतिभाच्या साऱ्या सौंदर्याची आणि सामर्थ्याची जोड प्रतिभावंत आपल्या कलाकृतीत उतरवत असतो अशा कलाकृतीबद्दल शांताशेखे म्हणतात भिंतीवर लावलेल्या आपल्या वाडवडिलांच्या फोटो इतकाच पुस्तके हाही आपला अभिमानास्पद वारसा आह हा वारसाच जीवनाला खरा आनंद प्राप्त करून देतो सानेगुरुजींनी आपल्या जीवनात पुस्तकांना अतिशय महत्वाचे स्थान दिले आहे ते म्हणतात पुस्तके म्हणजे माझा आत्मा आहे त्याच्याबद्दल वाईट बोलाल तर माझ्या हृदयाला दुःख द्याल याच सने गुरुजींच्या श्यामची आई सगळ्या महाराष्ट्राला वेड लावली अशा सुंदर पुस्तकांच्या अक्षरातील सुगंध माणसाच्या अंतकणाच्या गाभाऱ्यात दरवळू तेव्हा त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने अर्थप्राप्त होतो असे ग्रंथ त्याचे वैचारिक बळ वाढवून त्याला आयुष्यभर भावनिक सोबत करतात आजची भडक संस्कृती माणसाच्या मनाचे संतुलन बिघडवत आहे गतिमान युगात माणूस आगतिक झाला आहे त्याचा आत्मकैद्रीपणा वाढला आहे अशावेळी त्याच्या मनाची श्रीमंती वाढवण्याचे सामर्थ्य फक्त पुस्तकांमध्येच आहे अशा ग्रंथसंपत्तीबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात होईल जीवनाची उन्नती ज्ञान विज्ञानाची प्रगती ऐसिस असावी ग्रंथ संपत्ती